वाल्मिक्राह्मणांना धन रत्ने आणि पुष्कळ अन्न दिले तसेच शुभ्र बकऱ्यांचा कळप आणि अनेक गायी दिल्या दासदासी वाहने मोठ मोठी घरे त्या पुत्राने ब्राह्मणांना राजाचे और्धेही करताना दिली त्यानंतर तेराव्या दिवशी सकाळच्या वेळी महाबहू भरताने विराप केला आणि शोका तो शोकाने बिभाण झाला राख अस्थी अस्थि गोळा करण्याकरता तो चितेच्या उमडता भरून आला उद्देशून म्हणाला तात ज्या माझ्या भाऊ राघवाच्या स्वाधीन तुम्ही मला केले तो वनात धाडला गेल्यामुळे तुम्ही मला अधांतरिश टाकून गेल्या ज्या अनाथ झालेल्या कौशल्यचा आधार तिचा पुत्र तो वनात धाडला गेला त्या माता टाकून तुम्ही कुठे शरीराचे दुःख करू लागला ते पाहून व्याकुळ होऊन तो रडत रडत भूमीवर पडला लोकांनी त्याला इंद्राचा यंत्रध्वज जसा उचलावा तसे उठवले त्यानंतर सगळे अमात्य अंतकाळी खाली पडली पडणाऱ्या ययातीकडे जसे ऋषी तसे त्या पवित्र शत्रुघ्न उन्मत्त झाल्यासारखा तो अत्यंत दुःखाने पित्याचे गुण आणि वर्तन त्या त्यावेळी त्या जसजसे दस झाले ते त्या आठवून विलाप करू लागले मंथरेकडून उत्पन्न झालेल्या वृसळ त्या कैके रूपी मगरीने व्यापलेल्या घडवलेल्या शुद्ध न होणाऱ्या शोकसागराने त्याला बुलून टाकले कोवळे लहान बाळ असताना त्यात तुम्ही त्याला विलाप करीत टाकून तुम्ही कुठे हो जेवणाच्या वेळीच्या वेळी वस्त्रेभूषणे घालताना आम्हाला तुम्ही आमच्या आवडी विचारित होता ना, ना आता तसे कोण आम्हाला करील महाराज तुम्ही धर्मज्ञ महात्मे नाहीसे झाला यावेळी पृथ्वी फाटायला पाहिजे होती ती फाटत नाहीये पिता स्वर्गाला गेले रामाने अरण्य धरले आता हे जीवित कसे जाणार मी अग्नीत प्रवेश करतो भ्राताने सोडले पित्याने सोडले ईश्वाकुनी पालन केलेली शून्य झाली तपोवनातच जाईल त्या उभयतांचा विलाप ऐकून आणि त्यांची आपत्ती पाहून त्यांच्याबरोबर आलेले सगळे अधिकच दुःखवायक झाले ते उभयता भरत शत्रुघ्न विषण्ण आणि होऊन दोन बैल शिंगे मोडून जसे भूमीवर तडफडत पडावीत तसे तडफडत पडले तेव्हा त्यांच्या पित्याचे स्थिर स्वभावाचे ज्ञानी पुरोहित व शिष्ठ भरताला वर उठून म्हणाले राजा तुझे वडील गेल्याला आता तेरा दिवस झाले ज्या राहिलेल्या अस्थी त्या गोळा करायला आता तू काव शिरलावीत आहेस सर्वसामान्यपणे प्राणी मात्रांना तीन द्वंद्वे लागू असतात ते अटळ असताना तू असा शोकाकुल होणे बरे नाही सुमंतरानेही शत्रुघ्नाला उठून त्याचे सांत्वन केले त्या सर्व लागू असणारे ध्वजाप्रमाणे पुन्हा उजळले अश्रू गाळणाऱ्या लाल डोळे झालेल्या दीनपणे बोलणाऱ्या त्या दोघा मुलांना अमात्याने भरभर इतर क्रिया करायला लावल्या अयोध्याकांडाचा सत्याहत्तरावा सर्ग समाप्त